पुस्तक भारतरत्न कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉ कमलेश मेटकर वाचक विद्यापाटील प्रकरण पहिले हे विश्वची माझे घर विश्व म्हणजे काय विश्वाच्या घटकांबद्दल तसेच निर्मितीवर असण्याबाबत मानवाचे मत सतत बदलत आले आहे ख्रिस्तपूर्व काळात पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असा समज होता त्यानंतर काही शतकानंतर ती एक ग्रह असून सूर्य हा केंद्रस्थानी आहे असे कोपरनिकस गॅलेलिव यांच्या काळात म्हणजे सोळाव्या शतकात सिद्ध झाले त्यानंतर सूर्य हा एक सामान्य तारा आहे आणि आकाशगंगेचा तो एक भाग आहे असे मानले गेले त्या काळी आकाशगंगा म्हणजेच विश्व असे मानले गेले आता शास्त्रज्ञांना वाटले की या आकाशगंगेसारख्या पुष्कळ आकाशगंगा आहेत आणि या सर्वांचे विश्व बनले आहे अगदी अर्वाचीन विचाराप्रमाणे आपण जे जाणतो ते एक विश्वच असावे आणि अशी अनेक विश्व या सर्वांना एकत्रितपणे विशाल विश्व असे म्हणता येईल विश्वाची निर्मित इतर्कवितर्काच्या गोंधळ झाली म्हणून त्या स्थितीला कस म्हणतात विश्व प्रचंड घनता असलेल्या बिंदूच्या आकाराचा कण असावा व त्याच्या महास्फोटातून सध्याचे विश्व निर्माण झाले असा नवविचार मांडला गेला सध्याचे विश्व हे सूत्रबद्ध आहे महाकाळ ग्रहांची हालचाल नियमबद्ध आहे विश्वातील या वस्तुनियमांचे पालन करतात म्हणून त्या कळ स्थितीऐवजी आता त्याच्याविरुद्ध अर्थ असलेल्या कॉस्मॉस या शब्दाने विश्वाची स्थिती सांगितली जाते कॉस्मॉस या अभ्यासाला कॉस्मॉलॉजी असे म्हणतात व याला सध्या आपण विश्वविज्ञान असे म्हणतो बाह्य विश्व वातावरण अवकाश आणि बाह्य अवकाश यामध्ये फरक आहे अवकाश म्हणजे पृथ्वीला अंतर्भूत करून घेणारे संपूर्ण विश्व तर बाह्य अवकाश म्हणजे पृथ्वीला वगळून उरणारे विश्व प्रत्यक्षात पृथ्वीचे वातावरण जिथे संपतिथून बाह्य अवकाश सुरु होत दिशांनी असत बाह्य अवकाश अफाट आहे पृथ्वीच करणारे ब्लँक म्हणजे आपले वातावरण हवातावरण सूर्याचा तीव्र प्रकाश व उष्णता यांना सौम्य करत यातील ओझोन तर अतिनीळ किरणांना शोषतो म्हणून तृथ्वीवर येत नाही याम्ळ पृथ्वीवरील सजीवांच रक्षण होत वातावरण पृथ्वीचा भाग आह ती पृथ्वीची हद्द आहितावरण गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीशी बांधून आह चंद्रासारख्या उपग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती अतिशय कमी असल्यान त्यावर वातावरण नाही वातावरण निरनिराळ वायू व बाष्प यापासून बनलि आह वातावरणात पाण्याचे बाष्प असते ते साधारण बारा किलोमीटर उंचीपर्यंत असते तेथे ते त्याचे प्रमाण 0.01 एक टक्का इतके असते जसजसे वर जावेत असतसे वातावरणाचे लक्षण व वा घटक बदल जातात पृथ्वीच्या उंच वातावरणाचे थर विशिष्ट नावाने ओळखले जातात एक ट्रोपोस्पियर पृथ्वीपासून आठ ते बारा किलोमीटर उंचीवर येथे हवेचे बाष्प व धूळ असते उंची वाढली तसे तापमान कमी होते वातावरण दाट असते दोन स्ट्रॅटोस्पियर हा थर पृथ्वीपासून बारा ते तीस किलोमीटर उंचीवर असतो येथे तापमान स्थिर असते पाण्याची बाष्प ढग आणि धूळ यापासूनही मुक्त असते जेट विमान याच थरातून साधारणतः प्रवास करतात तीन मेसोस्पियर ऐंशी किलोमीटर याची व्याप्ती जवळजवळ पन्नास किलो इतकी लांबी येथे खूप थंडी असते तापमान एकदम कमी चार आयनोस्पियर सर्वात उंच व शेवटचा थर पृथ्वीवरील रेणू व अनू यांच्या या थरात आयनीकरण होतं शटल परतीच्या प्रवासाला निघत तेव्हाप्रथम त्याला आयनोस्पियाच्या थरातून यावे लागते। पृथ्वीच्या वातावरणात शिरताना यानाचा पृथ्वीवरील संशोधन केंद्राशी नहमी असलखा संबंध दहा बारा मिनिटांसाठी तुटतो तो या थरातच विश्वासा पसारा विश्वासा पसारा कोणी मांडला कशासाठी मांडला असा प्रश्न मानवाला पहिल्यापासूनच पडला आह आधी मानवरात्रीच्या अंधारात झोपण्यापूर्वी आकाशाकड़ पहायच त्यांना आकाशास्त ग्रहताऱ्यांचे कुतूल वाटायच उलट जवळपास पाच दहा मैल दूर असलेल्या जी देखील त्यांना फारशी माहिती नसायची सूर्यमानेचा जन्म चारशे साठ कोटी वर्षापूर्वी झाला त्यावेळीच बुध मंगळ शुक्र शनी पृथ्वी गुरु अशी ग्रहमाला तयार झाली त्याच वेळेस काही अश्नीचीही निर्मिती झाली काळाच्या ओगात यामध्ये खूप बदल झाले हवेतील माती धूप कण यामुळे आकाशात ज्या वस्तू निर्माण झाल्या त्याचे रूप हळूहळू पालटते यामुळेच या वस्तू जन्माच्या वेळेस कशा होत्या ते सांगता येत नाही नासाचा पुढचा प्रकल्प पृथ्वीच्या जन्माचा इतिहास स्पष्टपण उलगडला जात नाही अश्नींच मात्र तस ना म्हणूनच नासान या अश्नींचा अभ्यास करण्याच ठरविल आह सुर्यमानच्या जन्मावच्या स्थितीचा अंदाज वस्टा व सिया अश्नींच्या शोधासाठी ही मोहीम घ्याल अवकाश यान याच्या अभ्यासासाठी पाठवणार आह दोन हजार अकरा साली हि यान वस्टावर पोहोचल व दोन हजार पंधरा साली सिवर सा जाईल या अभ्यासान सौरमालिकाबत आपल्या माहितीची कक्षा वाढेल थोडक्यात ग्रह तारे सूर्यमालिकेतल्या अश्नी आकाशगंगा धूम गू या सर्वांचाच अभ्यास करण्याचा नासाचा प्रयत्न आहे पृथ्वीच्या निर्मितीचा क्षण या क्षणानंतर घडलेल्या घटना 460 कोटी वर्षापूर्वी घडून गेल्या आहेत पण त्यांचे कुतूहल सतत जागृत राहणार रा आहे या सर्व घटना प्रत्यक्ष कोणीच पाहिल्या नाही पण त्यावेळी घडलेल्या घटना विज्ञानाच्या मदतीने शोधता येतात अर्थात हे सर्व पूर्ण होण्यासाठी खूप कालावधी लागेल, कदाचित आणखी एक दोन शतक चंद्रावर वसाहती मंगळावर स्वारी ही या संशोधनाची पहिली पायरी आह चंद्रावर जायला तीन दिवस लागता, तर मंगळावर सहा महिन या ग्रहाण इतकाच अवनींचा अभ्यास महत्वाचा ठरणार आह सुनिताच एकशे दिवस शून्य गुरुत्वाकर्षण वास्तव्य चार विन पार पाडल स्प्रस वॉक या सर्व मानवी सामर्थ्यांच्या खुना हे शारीरिक सामर्थ्य नाही ही, ही विज्ञान निर्मिती आहे मानवी धाडस व वैज्ञानिक संशोधक यांच्या एकत्रित योजनाने आकाशाचे ज्ञान होणार आहे ते आवश्यक आहे पुढच्या पिढ्यांसाठी त्याला आपण शुभेच्छा द्यायला हव्यात आतापासूनच अंतराळाचा शोध कशाला घ्यायचा अंतराचा शोध कशाला करायचा तपास प्रचंड पैसा खर्च होणारा हा महागडा प्रकल्प कशासाठी सुरू केला प्रगत राष्ट्रांनी नासाचा तर या प्रकल्पात मोठा हातभार नासाच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न वारंवार विचारला जातो स्पेस स्टेशन स्टनपासून इतर ग्रहांवर जाण्याची नासाची आधी योजना नव्हती मात्र कोलंबियाला अपघात झाला त्याची कारणी शोधून काढण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली त्यांनी जो अहवाल दिला तो अतिस्पष्ट होता यापुढील काळात हा शोधप्रवास खूप महागडा असणार कठीण होणार व धोकादायक देखील असणार पण अमेरिका तो महत्वाचा आहे, कारण यावर तिची अस्मिता श्रेष्ठपणा झोखल्या जाणार आह यामुळेच हे राष्ट्र महान म्हणून जगात ओळखले जाणार आह आपण अंतराळात मानवाला पाठवणार असलो तर आपणापुढे भव्य दिव्य धक्ह हवे, आणि तिमत धोका व अडचण हिजम् धरून त्यावर मात करणाऱ्या योग्यत्रिह अंतराळ कस रहाव लाग्वि याच्या उत्तरासाठी स्पष्ट स्टिन उभारण आवश्यक आह मंगळावर फेऱ्या मारायच्या असतील सर्व टिकून राहणारे हार्डवेअर निर्माण करायचे असल तर स्पेस स्टेशन आवश्यक आहे कारण पुढील कित्येक वर्षे याचा उपयोग होणार आहे मानव खरोखर मंगळवार जाणार असेल आणि त्या पुढे जाण्याची त्याची तयारी असेल तर इतर ग्रहांच्या पृष्ठभाग कसे आहेत याचे ज्ञान आवश्यक आहे या पृष्ठाला आपल्याला सोयीस्कर बदलून घेता यायला हवं पिलीग्रिम्स अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागात बोटीने आले नवीन प्रदेशात ते आले तेव्हा तेथील थंडीचा त्रास होऊन अर्धे प्रवासी मृत्यूमुखी पडले महाप्रचंड समुद्राला लागून असलख्खा ला, या दशाच्या अगदी वैचित्र्यपूर्ण नवीन प्रदेशात टिकून कस रहायच तिपिलीम्स यांना शिकाव लागल अंतराळवीरांच्या दुसऱ्या पिढीला असच काम करावायचे आह अतिद्र असलखा अंतराळाच्या अफाट पोकळीत विसावलेल्या ग्रहतऱ्यांवर कस रहायच आत्मसात करावे लागल यासाठी पहिली पायरी म्हणजे चंद्र अनोख्या विषयाकड़ पोहचण्यासाठी तोच आपला जवळचा थांबा जवळचाच म्हणायचा कारण ते पोहोचायला फक्त तीन दिवस लागतात प्रेसिडेंट बुश यांचे आवाहन प्रेसिडेंट बुश यांनी तर ही उमेदीची भाषा वापरली आहे अमेरिकेला मंगळ जोन खऱ्या अर्थाने अंतराळ वास्तव्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे आम्हाला हे हवे आहे मला हे हवे आहे मला हवे आहे अमेरिकेतील नागरिकांसाठी माझ्या नातवांसाठी पंथूसाठी असे भावनिक उद्गार त्यांनी काढले आहेत आपल्या काळात घडणाऱ्या घटांमध्ये जी राष्ट्र अग्रेसर असतात तीच मोठे राष्ट्र म्हणून नाव कमविष्त असा जगाचा इतिहास सांगतो सतराव्या शतकात इंग्लंड या राष्ट्राने समुद्रावर स्वामित्व मिळविल निरनिराळ्या दक्षात जलप्रवास कला तिवसाहती क्लियात आणि नवनवीन साम्राज्य पादाक्रांत क्लिविसाव्या शतकात अमरिका मोठपण आत्मविश्वास हि त्यांच्या हवाई सामर्थ्यांम्ळझ्लिढच्या पिढीसाठी हि सामर्थ्य अवकाशात लाभलखा सामर्थ्यांम् मिळणार आह अर्थात हि सामर्थ्य मिळविण्यासाठी उच्च प्रकारचे विज्ञान व तंत्रज्ञान आवश्यक असत यासाठी बुद्धिवान कष्टाळू धाडसी व प्रामाणिक शस्त्रज्ञांची मोठी टीम लागते, या टीमला तरुण पिढीचा सतत ओग़ण्यासाठी कॉलेज विद्यापीठात अतिशय दर्जेदार शिक्षण आवश्यक असत हि सारे घडून येत व साधनसाम्ग्रीची उपलब्धता असली व तिचा व्यवस्थित वापर क्ला गेला तर राष्ट्रपुढ़ जात विज्ञानाच्या क्षेत्रातच नव्हे तैक्षणिक तंत्रज्ञान सांस्कृतिक क्रीडा या सर्व क्षेत्रात राष्ट्रपुढ़ असले, तरच अंतरिक्षात तुढ जात प्रगतीची अंतिम पायरी गाठण्यासाठी वर जाणारी प्रत्यक्त पायरीत दणकट असावी लागत सूर्य ग्रह ग्रह ह आकाशस्थ महाप्रचंड भार असल्यभोवती फिरणाऱ्या वस्तू आह तडक धातू वायू यांनी तयार झाल आहा त्यातील बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ यांनी आतील ग्रह म्हणतात यापैकी पृथ्वी सर्वात मोठी आणि सर्वात घट्ट आहा बाकीचे चार ग्रह देखील पृथ्वीप्रमाणेच आह त्यांच्यात खडक आणि लोखंड आह बाहेर ग्रह म्हणजे गुरु शनी युरेनस आणि नॅपच्यून ते महान ग्रह आह त्यांना मोठे उपग्रह आहमुख्यत हायड्रोजन हे हेलियम अमोनियम आणि मिथिन या वायूंनी बनलि आह सगळ्यात बाहेरचा ग्रह प्लुटो हा स्वतंत्र वर्गाचा आह तो घंडाड ग्रह आह आतील ग्रहांशी साम्य असलिला हि सर्व ग्रह दीर्घवर्तुळाकृती कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात चंद्र पृथ्वी हा ग्रह आपले निवासस्थान चंद्र हा पृथ्वीचा एकच उपग्रह आहे संपूर्ण सूर्यमाले हा एकच उपग्रह असा आहे की त्याच्या मोठ्या वस्तुमानामुळे त्याला उपग्रह म्हणणे योग्य नाही सर्व उपग्रह आपल्या ग्रहाच्या एक चतुर्थांश आकारमाणाचे असतात चंद्र मात्र पृथ्वीच्या एक चतुर्थांश इतक्या आकारमाणाचा आहे दुसरे महत्वाचे म्हणजे त्याच्या पृष्ठावर ज्वालामुखी पर्वत आहेत हे क्रेटल्स व्यासाने एक किलोमीटर इतक्या व्यासाचे म्हणजे खूप लांबदेखील आहेत हे क्रेटर्स सतत होणाऱ्या उल्कापाताने निर्माण झाले आहेत चंद्रावर आपल्यासारखे पाण्याचे समुद्र नाहीत मात्र सहा हजार मीटर इतके उंच पर्वत आहेत चंद्रावर वातावरणाचा संपूर्ण अभाव आहे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप क्षीण असल्याने वातावरणाला पकडून ठेवण्याची शक्ती त्यात नाही तेथे ते दिवस व रात्रीचा संक्रमण काळ नाही आपल्यासारखा का उषक नाही संध्याकाळ नाही सूर्यश येतो व एकदम लख प्रकाश सर्वधर पसरतो वातावरण नसल्याने सुरु आधी प्रकाशमान होण्याचा तेथे प्रश्नच नसतो धुणीचा अभाव आहे कारण तो पसरण्यास जे आवश्यक वातावरण असावे लागते ते संपूर्ण तेथे नाही तेथील तापमान अतिरेक आहे दिवसा शंभर अंश सेंटीग्रेड तर रात्री उणे एकशे ऐंशी अशी सेंटीग्रेड इतकी तफावत असते चंद्रावरील खडक पृथ्वीवरील खडकान इतके जुने म्हणजे चार दशलक्ष वर्षांचे आहेत त्यामध्ये ज्वालामुखी लावा नाहीत तर लावा सापडले आहेत पृथ्वीवरील खडकात टिटानियमच प्रमाण एक टक्के आह चंद्रावर मात्र तहा टक्के इतके जास्त आह पृथ्वीवर उपलब्ध नसलेली काही खनिजे चंद्रावर सापडली आह हि चंद्रावरील खडक कोरड़आह त्यात पाण्याचा किंवा सजीवद्रव्याचा अंश नाही चंद्रावर, चंद्रावर सोडियम पोटॅशियम क्लोरीन जर्मॅनियम पारा यांचं देखील तिथ अस्तित्व नाही चंद्र आपल्या प्रग्रहावर जाण्याचा पहिला थांबा होणार आहुन त्याबाबतची सर्व माहिती आपल्याला हवी चंद्रावर मानव पाठविण्याच्या क्रियेला आता पुन्हा सुरुवात होणार आह चंद्रावर निण्या राष्ट्रांच तळ उभारण्यात आल किंवा येतील त्यावरून त्यातील क्षेत्र वाटप ठरणार आह अमरिका भावी प्रकल्प दोन हजार चारच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात बुश प्रशासनान नासाला संदेश पाठविला दोन साली पुन्हा एकदा चंद्रावर आपल्याला पाऊल ठवायच आहा व त्याचन कराव असं सांगण्यात आल चंद्रावर एक आंतरराष्ट्रीय तळ उभारण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आह त्रा अंतराळ प्रवासी आणि सामान घरी यान चंद्रावर उतरण्याचा विचार आह अमरिक देशाला असा तळ उभारण्याची इच्छा आह अब्दुल कलामांचा प्रयत्न भारताची देखील या दिशेन वाटचाल सुरु आह भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी कराडच्या उज्ज्वल महता इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर दत्तांना सांगितल की चंद्रावर मानवविरहित यान दोन हजार आठ भारताचा प्रयत्न असल हे देखील तांत्रिक व वातावरणाची माहिती गोळा करेल दोन 2020 वीस पर्यंत मानवाला चंद्रावर उतरवण्याचा आमचा प्रयत्न आह प्रत्यक्क राष्टाने चंद्रावर तळ उभारल तर मग त्याची मालकी कोणाकड़ संयुक्त राष्ट्रसंघाला या प्रश्नाची आधीच कल्पना आली होती समुद्राची मालकी कुणाची या वादासारखा हा वाद आहा याबाबत असा करार झाला तसा समंजसा करार व्हावा अशी राष्ट्रसंघाची इच्छा आहा केले जाणाऱ्या संशोधनाचा वापर शक्ततामय वापरासाठी व सर्व मानवजातीसाठी खुला असावा अशी राष्ट्रसंघाची इच्छा आह अमेरिकेसारखी राष्ट्रेयावर अडळून बसलीआहेत